वमी कीयोध्या अनसूया सद्भाने वैदि आदर करीता हड़ूस तिना सूल आप आश्चर्य नहीं पति हा नारी गुरु है, है ठाउक होते तो भरता जरी असंस्कृतपनेग न मिल तरी मजाक तशा स्थिति तो मे वेगे नहीं अच वर्तन पाजे मग प्रशंसा करण्याजोगे गुण ज्याच्यात आहेत जितेंद्र इतरही राजपत्नच्या बाबतीत ठेवतो राजाने एकदा ज्यांच्यावर दृष्टी टाकली त्या स्त्रियांशी हा राजावर प्रेम करणारा वीर धर्मज्ञ राम मान टाकून देऊन मातेप्रमाणे वागतो अशा भयानक निर्जनारणे मी येत असताना माझ्या सासूबाईने जे मला योग्य म्हणून सांगितले होते ते माझ्या हृदयात स्थिर झालेले पूर्वी पतीच्या हाती हात देण्याच्या विवाहकाली अग्निशन माझा आईने जे मला शिकवले तेही वचन मी मनात बाळगले अर्थात हे धर्मचारिणी तुम्ही स्वतःच्या शब्दाने जे सांगितले ते सर्व मी ध्यानात ठेवले <coughs> पती स्त्रियांना दुसरे तप योग्य मानलेले नाही सावित्री पतीची सेवा करून स्वर्गात मान्यता पावली त्याच वृत्तीने तुम्ही पतीची सेवा करून स्वर्ग मिळवलेला म्हणूनच ती सर्व स्त्रिया स्वर्गात देवता मानली गेली अशा पतिवृत्त पाळणाऱ्या आपल्या पुण्यकर्माने देव लोकात मान्यता पावलेल्या आहेत सीतेचे शब्द ऐकून अनुसूयेला आनंद झाला त्या जा आनंदात तिने मैथिलीच्या मस्तकाचे केले आणि ती तिला म्हणाली नाना प्रकारची व्रते नियम करून मी महान तप साध्य केले। ते सर्व बोगात आणून शुद्धाचरणी सीते मी तुला संतुष्ट करू इच्छिते मैत्री तुझे बोलणे तुला साजणारे आणि योग्य असेच आहे तुझ्यावर मी संतुष्ट झाले सीते उचित असे तुझे मी काय काय का प्रिय करू बरे तिथे ते बोलणे ऐकून चकित होऊन सीतेने मंदस्मित केले आणि तपोबलाने युक्त असलेल्या अनुसयाला ते म्हणाली केलेतच ना ते छे छे तुला मी करते। ही माला, हे बहुमूल अंगाला लावण्याचे उठणे हे सर्व वैद्यही मी तुला देते त्याने तुझी गात्रे शोभू देत तुला अनुरूप होऊन ती नित्य झगमगीत राहते जनक करणे हे दिव्य उडणे अंगाला रा, लावल्याने तू अव्य विष्णूला शोभा देणाऱ्या लक्ष्मीसारखी आपल्या पतीची शोभा वाढवशील मग मैथिलीने ते वस्त्र उठणे भूषणे आणि माला तिची उत्कृष्ट प्रेमभेट म्हणून घेतली ती प्रेमभेट स्वीकारून यशस्वीने सीता हात गंभीरपणे त्या तपोधनानुसार बसली सीता जवळ बसल्यानंतर व्रतनिष्ठानुसयेने तिला प्रिय असलेले काही गोष्ट विचारायला सुरुवात केली सीते या यशस्वी राघवाने तुला स्वयंवरास मिळवले असे आमच्या कानावर आले मैथिली ती सारी हकीकत मला सविस्तर ऐकायची जे जसे घडले तसे तसेमभूत तू मला सांगावीस असे त्या धर्मचारिणी ता तापसीने म्हटल्यावर सीता ऐकावे असे म्हणून ती कथा सांगू लागली जनक नावाचा मिथिलेचा धर्मज्ञ राजा आहे तो क्षत्रिय कर्तव्यात दक्ष भूमीचे न्यायाला धरून शासन करतो तो नांगर हाती घेऊन एक मोठे शेत नांगरत असता मी पृथ्वी फोडून बाहेर आलेली त्या राजाची मुलगीच झाली मला पाहताच महाराजांनी नांगराची मूठ तात्काळ सोडून दिली माझे सारे अंग धुळीने भरलेले होते मला पाहून जनकाना आश्चर्य वाटले त्यांना अपत्य नव्हते त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मांडीवर मला घेतली ही माझी मुलगी असे म्हणून माझ्या सर्व प्रेम होतले त्यावेळी आकाशवाणी झाली की राजा ही मनुष्य मनुष्यमूर्ती आहे खरी म्हणून ही धर्माने तुझी मुलगीच आहे त्या वणने आनंद पाहून मिथिलेचा धर्मात्मा राजा माझा पिता झाला माझी प्राप्ती झाल्यामुळे राजाला पुष्कळ समृद्धी लाभली माझ्यावर पुण्यसंस्कार करण्याकरता त्याने मला आपली जी श्रेष्ठ ज्येष्ठ राणी तिच्याकडे दिली हवे होते तेच मिळाल्याप्रमाणे तिने मातृवात्सल्याने स्नेहपूर्वक मला वाढवले पुडे पतीशी संबंध येण्यासारखे माझे वय झाले आहे असे पाहून माझ्या पिताला मनात चिंता उत्पन्न झाली आणि तो दारिद्र्याच्या हातचे धन नष्ट व्हावेत असा होऊन बापुडवाणा झाला समान कुळीच्या माणसाने जरी कन्याचे अपहरण केले तरी कन्या पित्याची लोकात छितू होते मग जगात इंद्रासारखा का असेना अशी मानखंडना आपल्या जवळ झाली आहे हे पाहून राजा मनात अतिशय चिंतेत बुडून गेला समुद्रात नावेला जसा परतीन मिळाला नाही म्हणजे तिची स्थिती होते तशी त्याची स्थिती झाली मी आईच्या पोटातून जन्माला आलेली नाही हे लक्षात घेऊन माझ्या तोडीचा आणि मला शोभणारा असा राजा माझा पती म्हणून मला कसा मिळणार अशी त्याला चिंता लागली एकसारखा तोच विचार मनात घुळवेत असता एकदम त्याच्या मनात आले की क्षत्रिय धर्माला अनुसरून या मुली माझ्या मुलीचे आपण स्वयंवरच करावे एका महायज्ञात हाथ संतुष्ट ने एक जे श्रेष्ठ धनुष्य न संपणा बाणा दोन भाते दिले होते ते धनुष्य अतिशय जड असल्यामुळे शक्ती लावून सुद्धा माणसांना हलण्यासारखे नव्हते राजे लोक स्वप्नात सुद्धा त्याला वाकू शकत नव्हते ते धनुष्य मिळाल्याने माझ्या सत्यवधी पित्याने राजे लोकांना अगोदर निमंत्रण देऊन त्यांच्या समुदायापुढे सांगितले की हे धनुष्य जो मनुष्य उतरून सज्ज करेल त्याला माझी ही मुलगी भार्या म्हणून मिळेल हे निश्चित समजा प्रचंड प्रचंडपणामुळे पर्वतासारखे असलेले ते श्रेष्ठ धनुष्य पाहून ते पेळणे अशक्य असल्यामुळे राजे लोक नमस्कार करून निघून गेले बराच काळ लोटल्यानंतर हा महा तेजस्वी राम विश्वामित्रांसह यज्ञ पाहण्याकरता म्हणून आला आपल्या भ्रात्या लक्ष्मणासह सत्याचरणी राम आणि धर्मात्मा विश्वामित्र यांचा माझ्या पित्याने उत्तम सत्कार केला विश्वामित्र माझ्या पित्याला म्हणाले हे दशरथाचे दोन पुत्र रघुवंशेश राम आणि लक्ष्मण आहेत यांना धनुष्य पाहण्याची इच्छा आहे असे त्या विप्राने म्हटल्यानंतर त्याने ते माणसांकडून आणवे आणि ते दैवी धनुष्य त्या महाशक्तीशुत्राने एका क्षणात ते वाकवले आणि तो वीर्यवान दोरी बांधण्याचा प्रयत्न करू लागला तो जोराने प्रयत्न करीत असताना ते धनुष्य मध्येच मोडले आणि वीज पडताना होत तसा महाप्रचंड ध्वनी झाला सत्यसंकल्प असणारा माझा पिता तेथेच पाण्याने भरलेले भांडे उतरून रामा रामा रामाला मला देण्याला तयार झाला पण रामाने आपल्या अयोध्यापती राजाचे मत समजल्या वाचून माझा स्वीकार केला नाही मग माझे श्वशुर वृद्ध दशरथ महाराज यांना बोलावून माझ्या पिताने जे लोकविख्यात रामाला मला दिले माझीच धाकटी बहीण साध्वी आणि शुभरूपाची उर्मिला हिलाही माझ्या पित्याने पत्नी म्हणून लक्ष्मणाला दिली अशा रीतीने त्या स्वयंवरात मला रामाला देण्यात आले आणि धर्माने मी विविध श्रेष्ठ प्रथिन प्रेम करतो अयोध्याकांडाचा एकशे अठरावासर्ग समाप्त